हत्ती आणि मुंगीची शर्यत उन्हाळ्याचे दिवस होते हत्ती हत्तीनं तलावात खूप डुंबून घेतले जेमा तो घरी जायला निघाला तेव्हा वाटेत त्याला शेकडो मुंग्या दिसल्या त्यांना पाहून हत्तीला खूप राग आला आणि तो म्हणाला तुम्ही सगळ्यांनी मला पाहिल्यावर सलाम का नाही केला माफ करा महाराज आम्ही कामात होतो तुम्हाला पाहिलेच नाही एका लहानशा मुंगीनं उत्तर दिले काम म्हणे फाल्तुकीला तुला कसलं ग काम येते हत्तीनं विचारले आम्ही लहान आहोत पण फालतू नाही हा। एका धीट मुंगीनं पुढे येऊन उत्तर दिले हे ऐकून हत्ती आणखीच रादावला एवढी हिम्मत। तू लहान आहेस आणि बिनकामाची माझ्याकडे बघ माझ्यात बघ केवढी ताकद आहे मुंगी थोडीच हे ऐकून घेणार आम्ही तुमच्यापेक्षा मुळीच कमी नाही तुम्हाला जे करता येते ते सगळं आम्हालाही येते हत्तीनं गर्वानं मुंगीकडे पाहिले ती त्याच्या पायावरच्या एका केसापेक्षाही लहान होती तू माझ्याबरोबर पळण्याच्या शर्यतीत भाग घेशील का हत्तीनं तिला आव्हान देत विचारले हो तर शर्यतीत मी तुम्हाला हरवून दाखवते छोटीशी मुंगी आत्मविश्वासानं म्हणाली हत्ती रागानं किंचाळला मूर्खक मुंगी माझा एक पाय ओलांडायला तुला किती वर्ष लागतील चल तुला चांगलाच धडा शिकवतो शर्यत सुरू झाली थोड़ा अंतर गेल्यावर हत्तीनं खाली पाहिले अगं मुंगे तू अजून पळतेच आहेस वाटतं हत्तीनं आश्चर्य वाटून म्हटले हत्ती, हत्ती आणखी काही अंतर पुढे गेला मुंगी त्याच्या शेजारून पळतच होती हत्ती आणखी जोरात पुढे लागला खूप डोंगर आणि खडकाळ रस्ते त्यांनी ओलांडले जेव्हा जेव्हा तो खाली पाहायचा तेव्हा मुंगी त्याच्या शेजारी पळतच असायची हत्ती आता थकू लागला त्याला दम लागत होता त्याला आता शर्यत थांबवायची होती पण मुंगी सतत शेजारी होतीच मी हरलो असं कसं मान्य करू असा विचार करून मग हत्ती परत पुढे जायला लागला आवाज ऐकून बरेच प्राणी बाहेर आले आणि मजा पाहू लागले श्या मुंगी अजून जोरात चल ते मुंगीला प्रोत्साहन देऊ लागले हा आवाज ऐकून हत्ती अधिकच रागावला तो रागातच पडू लागला आणि एका खड्ड्यात जाऊन पडला सगळे प्राणी वरून पाहत होते मुंगी पण तिथेच उभी होती बिचारा हत्ती शर्यत हरला आता तू बाहेर कसा येणार मी तर काही तुला बाहेर काढणार नाही आणि मुंगी हसत हसत निघून गेली बाकीच्या प्राण्यांना हत्तीची दया आली त्यांनी त्याला बाहेर पडायला मदत केली मग हत्तीनं त्यांना त्रास देणार नाही असं कबूल केले जाता जाता हत्तीनं माकडाला विचारले मला सांग मुंगी कशी काय शर्यत जिंकली माकड म्हणाले अरे वेड्या मुंग्या तर सगळीकडेच असतात की दरवेळेस तुझ्या शेजारी वेगळीच मुंगी होती जिनं तुला शर्यत लावायला सांगितले होते ती तर सोबत आलीच नव्हती